पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण बत्तीसावे मनाचे सुख परमेश्वराने मानवाला जन्म देऊन हे सुंदर जग दाखविले ते देताना त्याने मानवाला न उलगडणारे न कळणारे गूढरम्य मन बहाल केले कवी कुसुमाग्रज म्हणतात आपण धरणे बांधली इमारती बांधल्या कारखाने बांधले पण मन बांधायचे विसरून गेलो घड्याच्या काट्यावर चालणारी माणसं आजकाल मनाचे सुख विसरून गेली आहेत हातचे सोडून पळ्याच्या पाठीमागे लागून सुखाचा शोध घेताना नैराश्यच त्यांच्या पदरी पडत आहे ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या ठिकाणी आपण स्वतःला झोकून देऊन काम केले तर निश्वित त्यातून आपल्याला अलौकिक आनंद मिळेल ज्याप्रमाणे मुलाची आई आपल्या लेकराकडे पाहून आतून आनंदी होते त्याप्रमाणे इतरांकडे पाहून तशीच भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे देवाच्या समोर उभे राहून स्वतःच्या सुखाची अपेक्षा करताना इतरांच्याही सुखाची अपेक्षा आपण केली पाहिजे समाजातील दैन्य दुःख पाहून ज्याच्या मनाला पाजर फुटतो आणि काहीतरी करावेसे वाटते तसेज आपल्याला जमेल तेवढे जो करतो त्याला रात्री शांत झोप लागते कारण आपण केलेले कार्य पैशानेही विकत मिळणार नाही त्यातला आनंद हा निराळाच असतो कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता गावागावांची स्वच्छता करणारे संत गाडगे बाबा आणि कर्करोग होऊन सुद्धा फक्त समाजाची काळजी करणारे राष्ट्र तुकडोजी महाराज अपंग कुष्ठरोगी दीनदलित यांची सेवा करणारे बाबा आमटे मदरतेसाहे त्यांनी कधीही स्वतःच्या सुखाची अपेक्षा केली नाही तरीही त्यांना दुसऱ्याची दुःखे दूर करताना परम परमसुख लाभले मनापासून समाजकार्य करणारी माणसे छोट्या छोट्या सुखावर पाणी सोडतात आणि मोठा आनंद मिळवतात स्वतःपुरती संकुचित विचार करणारी माणसं मनाचे सुख कधीही मिळू शकत नाही वरून ती आपल्याला आनंदी दिसतील पण आतल्या आत आपण काहीच करू शकलो नाही याची जाणं त्यांना होत राहील ध्रन हेच आपले सुख मानणारं सिकंदर सुद्धा शेवटी सैनिकांना म्हणाला मी मेल्यावर जेव्हा मला तिरडीवर ठवाल तेव्हा माझे दोन्ही पाय व दोन्ही हात तिरडीच्या खाली सोडा लोकांना कळवू द्या मी रिकामा आलो आणि जाता नाही मी रिकामा जात आह सिकंदर सारखाच जॉन रॉक फेलर जो तरुण वयातच कोट्यावधी संपत्ती कमवून सर्व व्यवसायातून निवृत्त झाला आणि पुढील पंचेचाळीस वर्ष विविध संस्थांना ती संपत्ती दान करत राहिला सुखाची केवढी मोठी शिकवण या सर्व लोकांनी आम्हाला दिली आहे कवी बा भोरकर म्हणतात रे अजून थोडे सोस मना जळल्या वाचून नाही ज्योती कडल्या वाचून नाही मोती रडल्या वाचून नाही प्रीती नच घना वासुनी देवपणा